ओम नमो भगवते वासुदेवाय ज्ञानेश्वरी अध्याय सहावा गीता श्लोक दहाव योगी युंजित सततम आत्मान रहसी स्थित एका चित्तात निराशिर परिग्रह अंतःकरण व देह यांचे संयमन करून निरीच्य बनून अद्वैतानुभव आल्यामुळे एकाकी अर्थात अपरिग्रह झालेला योगी एकांतात नेहमी आत्मानुभवात तळली नसतो तो आत्मरूप बनलेला एकाकी सहजच अपरिग्रही होतो. ऐसी या दृष्टी जो विवेकी पार्था तो एका सहजे अपरिग्रही जो ती हि लोक तोची म्हणून अशा दृष्टीने जो विचारयुक्त आहे अर्जुना तो अद्वितीय आहे कारण तिन्ही लोकात तोच आहे म्हणून तो, तो सहजच परिग्रह शून्य असतो ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्री कृष्ण बोले ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अशी प्राप्त पुरुषांची लोकतर तर लक्षणे कृष्ण आपल्या तेनी सांगतात जो ज्ञानी यांचा बापू देखणे यांचे दिठी जया दादुलयाचा संकल्पू ईश्वराची जो श्रीकृष्ण ज्ञानांचा वडील आहे सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थांचा संकल्प विश्वाची उभारणी करतो प्रणवाची ये पेठे जा हम्म माझी ठे ते जयाची आ यशा धाकुटे वेढू पुरे ओंकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र हे ज्याच्या सहा गुणांपैकी एक जे यश त्या यशाला अपुरे असल्यामुळे वेढू शकले नाही म्हणजे वेदाकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन झाले नाही जयाचे निशे ज्याच्या म्हणजे श्री कृष्णाच्या अंगातील तेजाने सूर्य चंद्राच्या व्यापाराला जोर आहे तर मग जग हे त्याच्या पासून प्रकाशित आहे का हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसेचे गुण एकैक एक काय तयाचे आकळशील तू ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात हे मना ज्या भगवंताच्या नामाचे महात्मे पाहिले असता, त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते त्या भगवंताचे एकेक एक गुण तू कसे जाणशील म्हणून असो हे वानणे सांगो नेणे कवनाची लक्षणे दावावी मिशे का बोलिलो म्हणून हे वर्णन करणे पुरे या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही ऐके फेडी ते ब्रह्मविद्या कि जेल उघडी तरी अर्जुना पढ़िये हे गोडी नासेल हन पण मला असे वाटते कि ऐक द्वैताचा ठाव ठिकाण नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल केले मनाची वेगळवाने भोगावया म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत म्हणजे भगवंतानी अर्जुन असते ब्रम्ह तूच आहेस असा महावाक्याचा स्पष्ट बोध केला नाही परंतु मध्ये असा बारीकसा पडदा ठेवला म्हणजे साधूच्या अद्वैत स्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचा बोध केला व अशा रीतीने देव व भक्त यांची मने प्रेमसुख भोगण्याकरता वेगळी ठेवली जया सोहम भाव अटकू मोक्षसुखा लागो निरंकू तयाची येठीणे कळंकू लागेल तुझी या जे मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्ष सुखा करता दीन झाले आहेत अशा म्हणजे मुमोक्षीचा काळीमा तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल याचा जाईल मी ते हा जरी होईल तरी मग काय कि जेल या। कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मिस होईल तर मग मी एकट्याने काय करावे दिठीचा पाहता का तोंड भरोनी बोलीजे, नातरी दाटून खेवदीजे, दिसे कवन आहे दृष्टीने पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवणेशी चावळावी जरी ऐक्य जाहले जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जीवात मावद नाही म्हणजे कोणाला तरी सांगावीशी वाटते अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी इ आका जनार्दने अन्य उपदेशाचे नि हाताशने बोला माझी मन आलिंगू सरले याप्रमाणे भगवंतांनी आपल्या विषयीची करुणा आपल्या मनात घेऊन अन्योपदेशाच्या हातवटीने म्हणजे साधूंच्या वर्णनाने बोलण्यामध्ये श्री कृष्णाने अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले हे परिसता जरी कानडे तरी जाण पाप उघडे कृष्णसुखा चे रूपडे बोतले हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मना तू असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे हे असो वयसेचीवटी जैसे एकची वांसोटी मगते मोहाची त्रिपुटी नाचो लागे हे राहू द्या ज्याप्रमाणे वयाच्या शेवटी म्हणजे म्हातारपणी एखाद्या वांझ स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तीमंत मोहच वावरतो म्हणजे मोहने भरलेली स्त्री तिचे मूल व मोह तशी देवाची स्थिती झाली तैसे जाणता जरी तयाचा न देखता अतिशय अर्जुना विषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे म्हणजे वांझोटेबाईसारखे देवाला झाले असे म्हटले नसते पाहा पा नवल कैसे चो के, के चे चे उपदेश, युद्ध? उपदेश, उपदेश के उते झुंज परिपुढे वाल भाचे भोज नाचत असे आश्चर्य पहा कि भगवंताचे अर्जुनाचे ठिकाणी प्रेम कसे आहे कोठे उपदेश आणि कोणीकडे युद्ध म्हणजे युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला परंतु निश्चय करून श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भूलवी तरी तेची काय प्रेम आहे आणि ते, ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत असेल तर मग ते व्यसन कसले वेड आहे परंतु ते जर भ्रम पाडत नसले तर ते वेड तरी कसले मनोनी भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्री कुवासा की सुखे शृंगार लिया मानसा दर्पण तो मनोन इतके बोलण्याचा अभिप्राय एवढाच कि अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे अथवा शृंगारलेल्या भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे या परिबाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र तो श्री कृष्ण कृपे पात्र याची लागी या, या प्रमाण अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे या जगात भक्ती भक्तीरूपी बीज पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे हो का आत्मनिवेदना तळीची जय पीठिका होय सख्याची पार्थु अधिष्ठात्री तेथीची मातृ का गा अथवा आत्मनिवेदन अर्पी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे पासीची गोसावी न वर्णीजे मग पाईकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुनू तो सहजे पडीए हरी शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभुचे वर्णन न करता मग भक्ताच्या गुणाचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवाला आवडत पाहा पा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे माय न वाजे पतिव्रता पहा जी नवऱ्याला प्रेमाने भसते व जिला नवरा मानत त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त करायला नको का तैसा अर्जुनाची विशेष मज जीवा जेतो त्रिभुवनीची या दैवा एकायतनुजा त्याप्रमाणे अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडते कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे जयाची आवडीचे निपांगे अमूर्तू हि मूर्ती आवगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व तो देव पूर्ण आहे परंतु त्याला देखिल ज्याचा वेध लागतो त श्रोते मनती दैव कैसी बोलाची हवाव काय नादाते हन बरव जिनोनी आली तेव्हा श्रोते म्हणतात काय आमचे भाग्य काय बोलण्याचा रंग आहे याच्या बोलण्याची शोभा नाद ब्रम्ह जिंकून आले की काय न कळे म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभेने नाद फिके पडले हा हो नवल नो देशी मराठी बोली जे तरी ऐशी वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगांचे अहो देशी भाषारूपी आकाशात अलंकार रूपी रंगांचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत अशीही मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्यच नव्हे का कैसे उन्मेख चांदिणे तार्थी श्लोकारी चांदणे कसे स्वच्छ व टपर पडले आहे पहा या व्याख्यानाला निरनिराळे अभिप्राय हा चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकास कमळे सहज विकसित होत आहेत चाडची निचाडा करी ऐसी थोरी, तेने बिबळले अंतरी ते डोलू आला। ज्ञानेश्वर महाराजांचे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी अशीच आहे कि निरीक्ष पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल असा श्रोत्यांच्या मनात व्याख्याना प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले ते निवृत्ती दासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवस निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग श्रोत्यांना म्हणाले महाराज लक्ष द्या पांडवांच्या कुळामध्ये कृष्ण अद्भुत दिवस उगवला आहे म्हणजे कृष्णाने त्यांच्यावर अद्भुत कृपा केली आहे देव किया वाहिला यशोदासा या पाळीला की शेखी उपेगा गेला पांडवांशी देवकीने त्याला वाढवले यशदीने त्याचे कष्टाने पालन केले पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला म्हणून बहुदिवस बोळ गावा का होतया सदैवा पडेची ना म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनाला पडला नाही हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवाये संत चिन्हे आंगी न माझा। माझ्या श्रोते म्हणतात हे रवदे लवकर चालू विषय सांग यावर ज्ञानदेव म्हणतात मग अर्जुन सलगीने म्हणाल्या कृष्णा ही संतांची लक्षणे माझ्या अंगात बसत नाहीत एरवी या लक्षणांची या निजसारा मी अपाडे कीर अपुरा परी तुमचे नि बोले अवधारा थोरा वेजरी. जरी एर एरवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखरच फारच अपुरा पडेन परंतु ऐका जर माझ्यात मोठेपणा आला तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल जी तुम्ही चित्त दे तरी ब्रह्म मिया होई जेल काय जहाले अभ्यासी जेल सांगाल जे महाराज तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन। आणि सांगाल तो अभ्यास करीन न करायला काय झाल हा हो नेण कवनाची कहाणी आई कोनिश ला घो अंतःकरणी ऐसी जहाले पणाची शिरयाणि कायसी देव अहो आपण कोणाची गोष्ट सांगता हे कळत नाही परंतु ती ऐकून मनात मी त्यांची स्तुती करत आहे अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील त्यांचे महत्व कसे असेल बरे हे आंगे म्या होई जे का ये सोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती ते मी स्वतःच वावे एवढा प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे तेव्हा श्रीकृष्ण असून म्हणतात असे का तुझे म्हणणे आहे तर तसे करू बरोषू एक न जोडे, तवची सुखाचे सै साकडे, मग जोडली कवणी कडे अपुरे असे पहा जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाचा चोहीकडे दुष्काळ असतो पण एकदा संतोष पूर्णपणे प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठे कमी आहे तैसा सर्वेश्वरू बळी या सेवके म्हणून ब्रह्मही हो येतो कौतुके परीकैसा भारे आतला पिके दैवाचे नि त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे म्हणून तो सहज ब्रह्मही होईल पण अर्जुनाच्या दैवाच्या वजनाने दडपल्यामुळे श्रीकृष्ण कशा प्रकारे फलदूप झाला ते पहा जो जन्म सहस्रांची या साठी इंद्रादिका ही महागू भेटी तो आधीनु केला इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्मिळ तो अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला आहे अर्जुनाचे प्रश्न करणेही त्याला सहन होत नाही कारण अर्जुनाने प्रश्न करण्यापूर्वीच देवाची सांगण्याची तयारी असते मग ऐका जे पांडव तले म्या ब्रह्म हो ते देवे अवधारिले मग ऐका अर्जुनाने मी ब्रह्म वावे, असे जे म्हटले ते श्री कृष्णानी पूर्णपणे ऐकले तेथेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले परी उदरा वैरा आले बुद्धीची परंतु भगवंतांनी येथे असा विचार केला कि ज्या अर्थे अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत त्या अर्थी याच्या पोटात वैराग्याचा गर्भ आहे ये रवी दिवस तरी अपुरे परिवैराग्य वसंताचे भरे जो सोहं भाव महुरे मोडो सहज विचार करून पाहिले तर ब्रम्ह होण्याला यास दिवस कमी आहेत परंतु वैराग्य रूपी वसंताच्या भराने बी ब्रम आहे असा भावरूपी मोहर दाट आला आहे म्हणून ऐसा अनंता भरवसा जा ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता याला उशीर लागणार नाही अशा रीतीने हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री झाली म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते फळेल, आरंभीच म्हणून श्री कृष्ण आपल्या पशी म्हणाले कि हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करेल ते, ते याला आरंभालाच फळ असेल म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही ऐसे बिबरो श्री हरी म्हणितले ती ये अवसरी अर्जुना हा अवधारीश्वर महाराज म्हणतात श्री कृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले अर्जुना हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची कोडी जे मार्गीचा कापडी महेशू अजून या मार्गामध्ये प्रवृत्ती रुपी झाडाच्या बुड़ालाच निवृत्ती रुपी कोट्यावधी फळे दिसत आहेत म्हणजे ज्या मार्गाचे आचरण कराव्यास लागले असता मोक्ष मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्री शंकर अद्याप पर्यंत यात्रे करू आहेत पहिलं योग वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली कि तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडील योग्यांचे समुदाय सुशुमनेच्या संकोचित मार्गाने मृनी आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व असे योग्यांचे समुदाय अनुभवाच्या पावलाने जाता जाता तो मार्ग सुलभ झाला ती हि आत्मबोधाचे धाव घेतली एक सरे सकळ मार्ग निदसुरे सांडून त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध जामविदोरावले येणेची पंथे नंतर महर्षी याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञान रूपी पुरुष महत्व पावले हा मार्ग उजी देखी जे तै तहान भूक विसरी रात्री दिवसून येणी जे वाटे ये। या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेचे आठवण राहत नाही या रस्त्यावर रात्र दिवस यांची कल्पना येत नाही चालत पाऊल थपडे, पडे अपवर्गाची खाणी उघडे आव्हाट लिया तरी जोडे स्वर्ग सुख या मार्गाने जात असता जेथे जेथे पाऊल पडेल तेथे तेथे मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भारत्या मार्गाला लागला तथापि त्यास स्वर्गसुख मिळते निगीजे पूर्वी लिया मोहरा कि ये निश्चळपणे धनुर्धरा जे। या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे या मार्गाचे चालणे स्थिरपणाने आहे म्हणजे मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपण होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू या मार्गाने ज्या मुक्कामात जायचे तो गावच आपण होतो हे कशा सांगायला पाहिजे तुला हे सहजच कळेल तेथ पार्थ मणितले देवा तरी तेची मग केव्हा का आरती समुद्र उनी न काढावा बुड तुझी मी तेव्हा अर्जुन म्हणाला कृष्णा तर मग तेच तुम्ही केव्हा करणार मी रूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला का काढित नाही तव श्री कृष्ण म्हणा ऐसे हे उच्चृंखळ बोलणे कायसे, असे का आम्ही सांगत असो हो आप वरी पुशिले तू व तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे हे उताबीळपणाचे भाषण कशा करतं आम्ही आपण होऊन सांगत होतो आणि त्यात तू तेच विचारलीस